आपण सर्वांनी लोभी कुत्रा गोष्ट ऐकली असेल पण ही प्रेरणादायी गोष्ट मराठी मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे या कथेत आपल्याला शिकायला मिळेल की लोभामुळे किती नुकसान होऊ शकते ही लोभाचा परिणाम गोष्ट सांगते की जे आपल्याकडे आहे त्यात समाधान ठेवणं खूप महत्वाचं आहे ही किड स्टोरी इन मराठी लहान मुलांसाठी आहे परंतु प्रत्येक वाचकाला मराठी मॉरल स्टोरी म्हणून मोठा धडा देते भूकेला कुत्रा एका छोटेसे गावात एक खेळकर आणि कुत्रा राहत होता त्याचं नाव होतं टोबी टोबी रोज गावभर फिरत आणि काहीतरी खायला शोधत असायचा एक सकाळ टोबीच्या पोटात जोरदार भूक लागली त्याने स्वतशी म्हटलं आज काही मिळालं नाही तर मी उपाशीच झोपेन गावातील प्रत्येक कोपऱ्यात त्याने शोध घेतला कुठे अन्न आहे का कोणी काही टाकलं आहे का खूप वेळ भटकूनही काही सापडलं नाही पण त्याने हार मानली नाही हाड सापडण्याचा क्षण शेवटी टोबीला एका झाडाखाली मोठा हाड सापडलं त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटली वा आज माझं भाग्य खुल तो हाड तोंडात धरून उड्या मारत चालू लागला या हाडासोबत त्याला गावाजवळ दिसलेल्या एका लहान ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्याचं दृश्यही दिसलं शेतकऱ्याने टोबीकडे हसत पाहिलं टोबीला वाटलं की आजचा दिवस खूप खास आहे पुलावरचं प्रतिबिंब घरी जाताना टोबीला एका नदीवरचा पूल दिसला पाणी मंदपणे वाहत होतं आणि त्याला खूप सुंदर वाटत होतं पुलावरून चालताना त्याने खाली पाण्यात पाहिलं आणि एक अद्भूत गोष्ट घडली त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं त्याला समजलं नाही आणि विचार केला अरे खाली आणखी एक कुत्रा आहे आणि त्याच्याकडे माझ्यापेक्षा मोठं हाड आहे जर मी त्याचं हाड घेतलं तर माझ्याकडे दोन हाडं होतील लोभाचा परिणाम त्याच्या डोळ्यांत लोभ चमकत होता त्याने विचार न करता मोठ्याने भुंकायचं ठरवलं भू भू पण जसंच त्याने तोंड उघडलं त्याचं हाड पाण्यात पडून वाहून गेलं क्षणभर तो गोंधळला आता त्याला ते हाड सापडलं नाही न दुसरा कुत्रा पाणी शांतपणे वाहत राहिलं आणि टोबीला लक्ष आलं की कि लोभ किती वाईट परिणाम करतो पश्चाताप तो पुलावर शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यांत अश्रू आले तो स्वतःशी म्हणाला माझ्याकडे एक हाड होतं पण लोभाने मी तेही गमावलं आता मी रिकाम्या तोंडाने आहे हळूहळू तो गावाकडे परतला आता त्याच्या चालण्यात आनंद नव्हता फक्त पश्चाताप होता कथेचा बोध ही लहान मुलांसाठी कथा आपल्याला सांगते की अतिलोभ नेहमी वाईट परिणाम देतो जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे इतरांकडे पाहून स्वतःला कमी समजणे चुकीचं आहे मुलांसाठी संदेश मुलांना ही मराठी गोष्ट मुलांसाठी शिकवण देणारी आपल्याला शिकवते लोभाचा परिणाम नेहमी नुकसानकारक असतो जे आहे त्या बद्दल आभार है तब्दील आभार मानने खूब महत्वाच् इतरांत पहन त्रास घे नये विचार करना प्रश्न एक तुम्हें कुत्र दोन लोभ नही वाइट का करते तीन समाधान कृतज्ञता का महत्वा है समाप्ति हि शॉर्ट मॉरल स्टोरी इन मरा किड स्टोरी इन मरा फूला नहीं तो प्रत्येक वाचका मराठी मॉरल स्टोरी है आजच्या युगात माणूस जास्त हवं मोठं हवं आणि इतरांसारखं हवं म्हणून झगडतो पण शेवटी त्याचं मन रिकामं राहतं टोबीसारखं होऊ नका जे आपल्याकडे आहे त्याचं मोल जाणून घ्या कारण संतोषातच खरा आनंद आहे एफएक्यू सामान्य प्रश्न प्रश्न एक लोभी कुत्रा गोष्ट मुलांसाठी का महत्वाची आहे एक ही गोष्ट मुलांना शिकवते की लोभ केवळ नुकसान करतो आणि जे आहे त्यात समाधान मानणं खूप आवश्यक आहे प्रश्न दोन लोभाचा परिणाम काय होतो लोभाने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीही आपण गमावू शकतो ही गोष्ट ते स्पष्ट करते प्रश्न तीन मुलांसाठी या कथेत काय शिकवण आहे जे आपल्याकडे आहे त्यात समाधान ठेवणं कृतज्ञता व्यक्त करणं आणि लोभ टाळणं हे जीवनात खूप महत्वाचं आहे प्रश्न चार कथा मुलांना सोप्या भाषेत का सांगितली आहे ही कथा लहान मुलांस कथा मन सोप्या स्पष्ट और आकर्षक भाषे तैयार के लिएकर सहज समझू शकेल